स्कंद सातवा अध्याय आठवा रेवतीचा बलदेवाशी विवाह इक्ष्वाकु कुलाची निर्मिती जन्मजय म्हणाला हे ब्रह्मन मी असे ऐकले आहे कि ब्रह्मवेत्या आणि शांत ब्राह्मणालाच फक्त ब्रह्मलोक प्राप्त होतो दुसरा कुणी ब्रम्हलोकी गेल्याचे ऐकिवात नाही अशी वस्तुस्थिती असताना रेवतराज आपली शुभकन्या रेवती हिला घेऊन ब्रम्हलोकी कसा गेला हे महामुने माझ्या मनात फारच संशय आहे कारण ब्रोक प्राप्त होणे मनुष्यास केवळ अशक्यच असताना भू लोकांपासून त्या सत्य लोकांपर्यंत कन्यासह जाऊन पोहचला हे आश्चर्य नव्हे काय वास्तविक पाहता मृताला स्वर्ग प्राप्त होतो हे खरे असून सर्व शास्त्रे तसेच सांगतात तेव्हा स्वतः तेथपर्यंत गेलेल्या राजाचे आणि त्याच्या कन्याचे भू लोकावर आगमन कसे संभवनीय आहे तेव्हा मृत नसता जिवंतपणी शरीरधारी ते उभय विचारण्यासाठी तेथून परत आले कसे खरोखरच हे महर्षी मी गोंधळून गेलो आहे आपण माझ्या संशयाचे निवारण करा व्यासानी सांगितले हे राजन देवलोक मेरू पर्वताच्या शिखरावर बसलेले आहेत इंद्रलोक अग्निलोक संयमनी नगरी तसेच सत्यलोक वैकुंठलोक, ही सर्व देवांची वस्तिस्थाने मेरू पर्वताच्या उंच शिखरावर आहेत अरे प्रत्यक्ष अर्जुनही इंद्रलोकी जाऊन पाच वर्षेपर्यंत इंद्रलोकी राहिला होता आणि तेथे स्वर्ग राहूनही तो परत या लोकी प्राप्त झाला तो मनुष्य देहानेच इंद्राचे सानिध्यात राहिला होता हे विदितच आहे त्यानंतर उकस्थ आणि इतर कित्येक राजे स्वर्गामध्ये जाऊन तेथे काही कालपर्यंत वास्तव्य करून परत आले होते इतकेच काय पण प्रत्यक्ष दैत्यही इंद्रलोक जिंकून तेथे जाऊन राज्य करीत होते हे मी तुला सांगितलेच आहे तात्पर्य देवांप्रमाणे तुल्यबल असलेले मानवही योग्यता असल्याने देवलोकी जाऊन राहू शकतो आणि दैत्यही आपल्या बलाने देवलोक प्राप्त करून घेतात हे राजेंद्रा आता पूर्वीचीच घटना तुला सांगतो महाभीष नावाचा पराक्रमी राजा स्वसामर्ने ब्रे तेवढ्या दुर्दैवाने वाऱ्यामुळे तिच्या शरीरावस्ते वस्त्र उडून गेले ती सुंदर वदना नग्न झाली राजा महाभीषाने अनिमेष नेत्राने तिचे अवलोकन केले तिने राजाकडे प्रेमपूर्ण नजरेने पाहिले राजाची कामवासना जागृत झाली आणि तो गंगेकडे पाहून हसला गंगेने प्रतिसाद दिला ते अवलोकन करताच क्रुद्ध होऊन ब्रह्मदेवाने त्या उभय शाप दिला आणि त्या शापामुळे उभयताना भूमीवर परत यावे लागले ते दोघेही काही काळ पर्यंत स्वर्गापासून च्यूत झाले तसे देवांना दैत्यांनी अनेक वेळा त्रस्त केल्यामुळे देव वेळोवेळी विष्णुलोकावर गेले होते ह्या घटनाही हे जन्मेजया मी तुला सांगितल्या आहे। आहेत थोडक्यात सांगायचे तर हे राजा जे पुण्यवान असतात ते स्वर्गलोकी जाऊ शकतात तसेच स्वतःच्या तपस सामर्थ्यावर ऋषीमुनी स्वर्गलोकी जातात आणि परत येतात केवळ पुण्याच्या जोरावर मानवांना स्वर्ग प्राप्त होत असतो शिवाय यज्ञ केल्याने ज्यांची अंतकरणे शुद्ध झाली आहेत अशांनाही स्वर्गलोकी जाता येते तेव्हा रेवतराज रेवतीला घेऊन ब्रम्हलोकात गेला या याविषयी संशय निर्माण होण्याचे कारण नाही जन्मे व्यासांच्या भाषणाने समाधान झाले आणि आनंदी मनाने तो म्हणाला हे महर्षे आता मला सर्व काही समजले पुण्य हे स्वर्गात जाण्याचे कारण होय आता हे मुने मला पुढील कथा भाग सांगा रेवत ब्रह्मलोकी कन्येसह जाऊन पोहोचल्यावर तेथे त्याने काय केले ब्रह्मदेवाला राजाने काय विचारले ब्रह्मदेवाने राजाचे कोणत्या उत्तराने समाधान केले अखेरीस रेवतीचा कोणाबरोबर विवाह झाला हे सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे हे भगवान महर्षे आपण ती पूर्ण करा व्यास सांगू लागले राजा आता आई तर जेव्हा तो तेथे प्राप्त झाला त्यावेळी ब्रम्हलोकी गायन चालले होते त्यामुळे ब्रम्हदेवापुढे त्याला प्रश्न उपस्थित करण्यास वेळच मिळाला नाही तेव्हा ही आपली कन्या रेवतीसह गायन ऐकू लागला त्या गायनाने रेवत राजा आणि रेवती दोघेही तल्लीन झाली अशा प्रकारे बराच काळपर्यंत गायन चालले होते गायन संपल्यावर राजा रेवताने पुढे जाऊन आदराने ब्रम्हदेवाला साष्टांग प्रणाम केला आपली कन्या रेवती त्याने ब्रह्मदेवास दाखवली तिच्या विवाहाविषयी मार्ग दाखवण्याची ब्रह्मदेवास विनंती केली राजा रेवत म्हणाला हे सुरेश्वरा ही माझी कन्या रेवती सर्व लक्षण संपन्न असून सांप्रत ती उपवर झाली आहे तेव्हा तिच्यासाठी योग्य असा वर आपण सुचवा ही सुंदर कन्या कोणाला अर्पण करू हे आपणास विचारण्यासाठी मी येथे आलो आहे तेव्हा माझी काळजी दूर करा हे ब्रह्मन मी पुष्कळ कुलीन राजपुत्रांचे बाबतीत हिच्यासाठी विचार केला पण प्रत्यक्ष पाहिलेही पण माझ्या मनाला हिच्या योग्याचा एकही वर आढळले ना तेव्हा हे देवाधिपते आता मी आपणालाच शरण येऊन विचारित आहे आपण सर्वज्ञ आहात म्हणून एखादा सुयोग्य राजपुत्र कोण आहे ते मला सांगा तो कुलीन प्रतापी सर्व गुणलक्षणांनी युक्त धर्मशील महान दातृत्व अंगी असलेला असा हवा आहे हे भगवान माझी ही कन्या अवलोकन करून आता योग्य वर दाखवा। राजाचे भाषण ब्रह्मदेवाने चित्ताने ऐकून घेतले कालगतीचा विचार करून ब्रह्मदेव हसत म्हणाला हे राजा तू ज्या राजपुत्राचा योग्य वर म्हणून विचार केला होतास ते सर्वजण यावेळी आपल्या पित्यासह बांधवांसह सर्व स्वजनांसह कालाधीन झाले आहेत आजस या नव्या मन्वंतरातील सत्ताविसावेत आणि राज्याची दैत्यानी दाणादाण उडवून टाकली आहे सोमवंशातील उग्रसेन नावाच्या बलाढ्य आणि सुप्रसिद्ध असा मथुरेचा राजा राज्य करीत होता तो बंदिस्त असून त्यावेळी तेथे ययाती वंशात जन्म पावलेला उग्रसेनाचा पुत्र महाबला त्या पापात्म्याने प्रत्यक्ष आपल्या पित्याला कारागृहात डांबून ठेवून राज्य बळकावले आहे अत्यंत मदोन्मत आणि गर्विष्ट होऊन तो राज्य करीत आहे त्या माजलेल्या कंसाच्या त्रासाने पृथ्वी दुःखी झाली असून ती यावेळी ब्रम्हदेवाला शरण गेली आहे कारण त्या दुष्ट राजाचा सैन्याचा भार तिला सहन होईनासा ती व्याकुळ झाली आहे म्हणून पृथ्वीवर अंश रुपाने परमेश्वराचा अवतार होईल असे सूर्यश्रेष्ठांनी सांगितले होते कमलाप्रमाणे नेत्र असलेला वासुदेवाचा पुत्र कृष्ण देवस्वरूप देवकीचे पोटी जन्मास आहे नराचा सखा सनातन धर्म जो नारायण तो गंगा बद्रीका श्रमात दुर्घट तपश्चर्या करीत होता तोच यदुकुलात जन्म घेऊन वासुदेव या नावाने सुप्रसिद्ध झाला आहे हे रेवत राजा त्या महात्मा कृष्णाने पापात्म्या कंसाचा वध करून पुन्हा उग्रसेनाला राज्य मिळवून दिले त्यामुळे कंसाचा सासरा महाबलाढ्य दैत्य जरासंध अत्यंत क्रोधायमान होऊन कृष्णाशी त्याने मथुरेत येऊन युद्ध केले पण महापराक्रमी जरासंधाचा कृष्णाने युद्धात पराभव केला त्यामुळे चिडून जाऊन प्रचंड सैन्य देऊन जरासंधाने एक यवन कृष्णाशी युद्ध करण्यासाठी पाठवला हो पण कृष्णाने आपले सर्व यादव सैन्य बंदोबस्तासाठी मथुरेत ठेवले आणि स्वतः त्या यवनाला सामोरा गेला युद्ध करून त्याने यवनाला सैन्यासह से पिटाळून लावले आज आपल्या बंधूसह हो, तो पराक्रमी कृष्ण मथुरेत वास्तव्य करीत आहे कृष्णाचा हलायुध बलदेव नावाचा श्रेष्ठ बंधू आहे तो मुसलधारी असून प्रत्यक्ष शेषाचा अंश असून अत्यंत बलशाली आहे म्हणून मला वाटते तोच एकमेव वीरश्रेष्ठ तुझा रेवती नावाचा कन्येस सुयोग्य वर आहे म्हणून त्या संकर्षणाला तू आपली कन्या सत्वर निश्चयी मनाने अर्पण कर आपली कन्या त्या महाप्रतापी बलदेवाला अर्पण केल्यावर हे राजा तू मनोरथ पूर्ण करणाऱ्या आणि देवांचे विश्राचे स्थान असलेल्या बद्रीका श्रमात वास्तव्य करून अखेरपर्यंत तपश्चर्या कर अशा प्रकारे पद्मयोनी ब्रह्मदेवाने राजाला योग्य मार्ग दाखवला राजा रेवत आपली कन्या रेवती हिला बरोबर घेऊन सत्वर द्वारकेस आपली सुलक्षणी कन्या आनंदाने रेवतराजाने बलदेवास अर्पण केली आणि तीव्र तपश्चर्या करण्यासाठी तो बद्रिकाश्रमात गेला अखेर कालगतीमुळे नदी किनारी त्याने देहत्याग केला आणि स्वर्गाला गेला अधिकच तो म्हणाला हे महर्षे आपण काय आश्चर्य सांगत आहात आहो आपल्या कन्याला इष्टवर मिळावा म्हणून गेला असता त्याची तेथे 108 आठ युगे गेली तरीही त्याची कन्या वृद्ध न होता उपवर अशी यवन संपन्नच कशी राहिली राजा ही जरेने दुर्बल कसा झाला नाही शिवाय एवढा मोठा काल जाईपर्यंत त्याला आपले आयुष्य पुरले कसे राजाच्या शंका ऐकून व्यासा आले ते कौतुक मिश्री स्वराजले हे निष्पालोत्व क्षुधा तृषा मृत्यू भय ग्लानी हे सर्व कधीही प्राप्त होत नाहीत त्यांची तेथे भीती नसते त्यामुळे रेवत आपल्या कन्येसह होता तसाच राहिला दोघांनाही वार्धक्य अथवा मृत्यू यापासून भय निर्माण झाले नाही आता मी तुला वंशातील राजांची सांगतो ऐक शर्याती राजा तपश्चरेसाठी मेरू पर्वतावर गेला इकडे राक्षसांनी त्याची संतती मारण्यास सुरुवात केली तेव्हा भयभीत झालेले शर्यतीचे वंशज कुशस्थली सोडून इथं सदा भटकू लागले त्याच वेळी वैवस्वत मनूला शिंक येऊ लागली आणि त्यातूनच घाणेंद्रियापासून त्याला एक अत्यंत बलशाली असा महापराक्रमी पुत्र झाला तो पुढे इक्ष्वाकू म्हणून नारदाने उपदेश देऊन त्याला शक्ती दीक्षा दिली आपला वंश रक्षणासाठी त्याने देवीचे निरंतर ध्यान केले त्यानंतर इश्वाकू ला शंभर पुत्र झाले त्यापैकी विकुक्षी हा ज्येष्ठ पुत्र अतिपराक्रमी होता इक्ष्वाकू राजाने अयोध्ये जाऊन वास्तव्य केले त्याने आपले पन्नास बलाढ्य पुत्र उत्तरेकडील देशांचे रक्षण करण्यास नेमले तसेच आपल्या अठ्ठेचाळीस पुत्रांना त्याने दक्षिण देशांचे रक्षण करण्यासाठी रवाना केले आणि त्याने उरलेल्या दोन पुत्रांना स्वतःच्या सेवेसाठी से जवळ ठेवले इक्ष्वाकू राजाने धर्म राहून पुष्कळ कालपर्यंत राज्य केले अध्याय आठवा समाप्त